पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद कव्हाणकर तंत्र पाचवे अपरीक्षित कारवाचे दोन मासे राहत होते त्यांची एक बुद्धी नावाच्या एका दडकाशी मैत्री जमली ते तलावाच्या काठी नेहमी कमी अधिक गप्पा गोष्टी करून परत पाण्यात जात असत एकदा संध्याकाळी त्यांच्यावर काही कोळी त्या तला हातात मासे पकडण्याची जाळी होती आणि माश्यांनी भरलेल्या टोपल्या होत्या तलाव पाहून म्हणाले ह्या तलावात पुष्कळ मासे दिसतात आणि पाणी ही फारसे खोल दिसत नाही उद्या सकाळीच येथे येऊ असे म्हणून ते घरी गेले त्यांचे बोलणे ऐकून मासे आपसात विचार करू लागले तो बेडूकही शतबुद्धीला म्हणाला अरे शतबुद्धी ते कोळी काय म्हणाले ऐकलेस का आता काय करायचे येथून पळून जायचे का धीर धरून येथेच राहायचे योग्य काय ते मला सांग ते ऐकून सहस्र बुद्धी माझा हसून म्हणाला मित्रा घेऊ नको नुसते ऐकूनच घाबरू नको दुष्टांच्या सर्वच इच्छा सफल होत नाहीत नाहीतर हे जग चालेल तरी कसे बहुतेक ते इकडे येणारच नाहीत आणि जर आले तर मी माझ्या बुद्धिप्रभावाने तुझे रक्षण करीन पाण्यात निष्ठून जायच्या अनेक युक्त्या मला माहीत आहेत तुम्ही योग्य बोललात शतबुद्धी मासा त्यांचे बोलणे ऐकून म्हणाला तुमचे नावच सहस्त्रबुद्धी आहे ह्या जगात बुद्धीवाना अवघड आणि न समजणारे असे काहीही नाही शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या नंदांना चाणक्याने आपल्या बुद्धी प्रभावानेच नाही ते केले जेथे वायू अग्नि अगर रवी यांचा प्रवेश होऊ शकत नाही तेथे बुद्धीचा प्रवेश होऊ शकतो केवळ काहीतरी ऐकूनच वाढ वडिलांपासून चालत आलेले आपले जन्मस्थान सोडू नये आपले स्वतःचे जन्मस्थान वाईट असले तरी ते तेथे ते ते जे सुख मिळते ते स्वर्गातही मिळत नाही तेव्हा कुठेही जायचे काही कारण नाही मीही माझ्या बुद्धी प्रभावाने तुझे रक्षण करीन बेडूप म्हणाला मित्रांनो मला मात्र एकच पळायची बुद्धी तेवढी माहीत आहे मी आपल्या माझ माझ्या पत्नीसह आजच दुसरीकडे जातो असे म्हणून तो बेडूप रात्रीच तेथून दुसरीकडे गेला सकाळीच कोळी तेथे आले व जाण्याकरिता निरनिराळ्या केल्या पण तेही आपल्या बायकांसह त्या लाड्यात सापडले दुपारच्या वेळेला ते कोळी आनंदाने घरी निघाले फार जड असल्याने शतबुद्धीला एकाने डोक्यावर घेतले तर सहस्त्रबुद्धीला एक जण लोंबकळत नेत होता एका विहिरीच्या काठावर बसलेल्या एक बुद्धी लढकाने ते पाहिले आणि तो आपला बायकोला म्हणाला प्रिय पहा पहा शतबुद्धी डोक्यावर आहे आणि सहस्त्रा लोमखळत नेत आहे मी एक बुद्धी मात्र आनंदाने स्वच्छ पाण्यात खेळतो आहे गोष्ट संपून चक्रधर म्हणाला म्हणून मी म्हणतो की नुसती बुद्धी असून उपयोगी नाही दैव सुद्धा अनुकूल पाहिजे सुवर्णसुद्धी म्हणाला हे ठीक आहे माझे वळणे झिडकारून तू इथे यायला नको होतेस पण काय करणार मी सांगत असतानाही तो थांबला ना नाही असे दिसते मी सांगत असतानाही तुम्ही थांबला नाही तुमच्या गायनाचे बक्षीस म्हणून हा अपूर्व मणी तुमच्या गळ्यात बांधलेला दिसतो असे एक कोल्हा एका गाडवाला म्हणाला चक्रधर म्हणाला हे कसे तो म्हणाला आई